जेथे नाम तेथे राम नामा शिवाय जो जो विश्वास तेथे अविश्वासाचे कारण आहे खास नामा नामाविणमानी सत्य नाही त्याने जोडला भगवंत नामा नामाविणमानी जग त्याचा होऊ देऊन विटाळ नामाची जेथे मस्ती तेथे रामाची वस्ती याहून जे जे वाटले सुख तेच ते दुःखाला कारण देवळे सभामंडपे न येत कामा ज्याने नाही ठेवले हृदयी रामा राम करून घ्या आपलासा तोडा तोडा जन्ममरणाचा फासा राम एकदाता त्याचे वाचून नाही कोणी देता नामाचे अनुसंधान प्रपंचात सर्वांचे समाधान जे जे होईल ते ते समाधानाचेच कारण रामस व्हावे अर्पण मोहमता देहाचा अभिमान हा संसाराचा पसारा जाण तेथे ठेवू नये मन नाही देहाला कष्ट देऊ अनुसंधान न द्यावे बिघडू नामात आहे समाधान हा विश्वास ठेवावा पूर्ण मी मागत असे एक दान ते द्यावे तुम्ही सर्वांनी नामा परते नका मानू सुख रामा पायी करून घ्यावे आपणास अर्पण याहून नको मज काही एवढी भीक घालावी सर्वांनी व्यवहार लौकिक विषयाची आवड हेच परमार्थाला मुख्य येईल आड त्यांना सारावे बाजूस एक भजावे भगवंतास नाही सत्यमानू जगी काही रामाचा आसरा घ्यावा हृदय जोपर्यंत देहाचा संबंध तोपर्यंत लौकिकाची चाड देह जाईल उठाउठीौकिक को कोठे राहील पाठी त्याची धरू नये चाड नाही सोडू भगवंत जाण प्रपंचा थोड्या सुखासाठी नाही अंतर देऊ चार वेद सहा शास्त्रे सर्व केल्या स्मृती पारायण तरीपण जोवरी मन नाही झाले स्थिर तोवर तेथे कोठे समाधान सर्व शास्त्रांचे सार एक भजावा रघुवीर नामी ठेवावे लक्षपूर्ण तेने होईल समाधान नामाची धरावी कास देहादिक प्रपंचात न भावे उदास हे सर्वसाधे राखता अनुसंधान आता करण्याचे उरले काही हे किंचितही न आणावे मनी मनाने व्हावे रामार्पण सर्व सत्कर्म साधनांचा कळस जाण चित्त ठेवावे रामाशी ध्यास असावा त्याचा अहर्निशी नाही करता आले मन रामाई गुंतवले रामाने त्याचे कल्याण केले राम ठेवील त्यात समाधान हेच खरे भक्तीचे लक्षण जाण गुरु कडून घेतलेले नाम पावन करील जगास हाच ठेवावा विश्वास राम कृपा करील खास देहाची स्थिती कायम न राह निश्चित ते सांभाळणे आहे जरूर न विसरता रघुवीर रामा तुझा करिता राहिलो हा भाव ठेवावा निश्चिती शक्यतो स्मरावा रघुपती रामचरणी लावावे मन इतके करावे तुम्ही थोडे फार नाही करू दुसरी यातायात जाणं